स्कंधनव्हा अध्याय चव्वेचाळीसावा स्वधा देवीचे स्तोत्र श्री नारायण म्हणाले हे नारदा पितरांची तृप्ती करणारे श्राद्धांना सांगतो सृष्टीच्या आरंभी जगतकर्त्याने पितृगण उत्पन्न केले त्यापैकी चार मूर्तिवंत आणि तीन तेजवरूप होते त्या सात पितृगणांसाठी त्याने तर्पणयुक्त आहार केला स्नान आणि तर्पणयुक्त श्राद्ध देवपूजन त्री संध्यात आन्ही हे ब्राह्मणांचे वैदोक्त कर्म आहे जे असे आचरण करीत नाहीत ते विषयहीन सर्पाप्रमाणे होत देवीची पूजा न करणारा श्रीहरीस नैवेद्य न दाखवता खाणारा हा जीवनाच्या अंतापर्यंत म्हणजे स्मशानात भस्म होईपर्यंत सुतकी समजावा पितरांसाठी श्राद्ध वगैरे निर्माण केल्यावर ब्रह्मदेव स्वस्थानी गेला पण ब्राह्मण वगैरे जे तर्पण करीत होते ते पितरांना प्राप्त होत नव्हते तेव्हा सर्व क्षुधार्थ पितर ब्रह्मदेवाकडे गेले नंतर ब्रह्मदेवाने एक मानसकन्या उत्पन्न केली ती गुणरूप आणि यवन संपन्न होती विद्यावती शुद्ध प्रकृतीच्या अंशभूत स्वधा नावाची सुदंती कन्या होती ती लक्ष्मीच्या लक्षणाने युक्त पद्मरूप धारण करणारी पितरांची पत्नी होती पद्माप्रमाणे नेत्र असलेली अशी ती कन्या ब्रह्मदेवाने पितरांना अर्पण केली आणि ब्राह्मणांना तिचा अत्यंत गुप्त उपदेश केला त्या स्वधात मंत्रामुळे पितरांना भाग मिळण्याची व्यवस्था केली म्हणून देवांना दान देताना स्वहा आणि पितरांना स्वधा असे मंत्र सांगितले आहेत नंतर पितर देवता ब्राह्मण मुनी वगैरे सर्वांची स्वधेचे स्तवन केले स्वधेचे वरामुळे सर्वजण संतुष्ट झाले हे नारदा मी तुला स्वधेचे उपाख्यान निवेदन केले आता आणखी तुला काय ऐकायचं आहे नारद म्हणाले हे महामुने आता स्वधेचे पूजन आणि तिचे स्तोत्र मला सांगा श्री नारायण म्हणाले श्राद्ध दिनी मघायुक्त दिवशी शरद ऋतूतील कृष्ण त्रयोदशी प्रयत्नपूर्वक स्वधेचे पूजन करावे नंतर श्राद्ध करावे स्वधेची पूजा न करता श्राद्ध करणाराच तर्पणाची फलप्राप्ती होत नाही चिरयौमन संपन्न इतर आणि देव यांना पूज्य अशा ब्रह्मदेवाच्या कन्येचे मी स्तवन करतो असे म्हणून शिला अथवा मंगलघटात तिची कल्पना करावी नंतर तिला मूलद्रव्ये आणि पाद्य अर्पण करावे ओम ह्रीम श्रीम क्ली स्वधादेव्यी स्वाहा असे म्हणून तिची पूजा आणि स्तुती करावी आता ब्रह्मदेवाने स्वतः केलेले स्तोत्रिक स्वधेच्या केवळ उच्चाराने पुरुषास तीर्थस्नान घडते तो पापमुक्त होतो त्याला वाजपेयज्ञाचे फल मिळते स्वधा स्वधा असे त्रिवार स्मरण केल्यास श्राद्ध बली आणि तर्पणाचे फल मिळते श्राद्धाच्या वेळी एकाग्र चित्ताने स्वधेचे स्तोत्र ऐकणारास श्राद्धाचे पूर्ण फल मिळते तसेच पुत्र अथवा स्त्री प्राप्त होते स्वधा तू श्राद्धांची अधि अधिष्ठात्री देवता आहेस तू नित्य सत्यरूप आणि पुण्यरूप आहेस सृष्टिकाली आणि प्रलयकाली तुझी उत्पत्ती आणि लय होतो ओम स्वस्ती नमहा स्वाहा स्वधा आणि दक्षिणा या सर्वांना प्रशस्त होत कर्मे पूर्ण भावी म्हणून परमेश्वराने यांना उत्पन्न केले असे ब्रह्मदेव ब्रह्मसभेत म्हणाला आणि स्तब्ध झाला त्याच क्षणी स्वधात प्रकट झाली तेव्हा त्या, ते त्या कमलमुख स्वधेला ब्रह्मदेवाने पितरांना अर्पण केले त्यामुळे पितर अत्यंत हर्षित झाले हे स्वधेचे स्तोत्र एकाग्र होऊन ऐकल्यास सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि त्याचे मनोरथ पूर्ण होतात अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त